पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद भव्हाणकर तंत्र पहिले मित्रभेद कथासात रावली एका पर्वताजवळ वानरांचा एक थवा राहत होता पावसाळ्यामध्ये पावसाच्या सतत वर्षावामुळे आणि गार त्यांची शरीरे अगदी गारठून गेली होती त्या कल्पातील काही वानरांना गुंजा सापडल्या गुंजांच्या लाल रंगामुळे ते निखारेच आहेत असे समजून त्यांचा ढीग करून त्यावर थुंकर घारी, ते सर्व वानर त्याच्या कोंडाळी करून बसले सुख नावाचा एक पक्षी त्यांचे हे फुकट श्रम पाहून म्हणाला वानरांनो तुमच्या मूर्खपणाची कमाल आहे तुम्ही गोळा केलेले हे निखारे नसून गुंज आहेत उगाच श्रम का करता त्यामुळे थंडीपासून काही तुमचे रक्षण होणार नाही तुम्ही येथून दूर कोठेतरी एकादा गुन्ह्याचा आश्रय घेतला तर पाऊस व थंडवारा यापासून तुमचे रक्षण तरी होईल पावसाचा जोर अजून काही ओसरला नाही तर तुम्ही येथून जावे हे उत्तम पक्षात ते, ते बोलणे ऐकून एक विरुद्ध वानर म्हणाला बाबा तुझा उपदेश व्यर्थ आहे प्रयत्नात अपयश आलेला व पराजित झालेला जुगारी यांच्याशी शहाण्यांनी हुजत घालत बसू नये शिकार न मिळालेल्या शिकाऱ्याला आणि व्यसनात पूर्णपणे बुरखटलेल्या माणसाला उपदेश केला तर त्याचा काही उपयोग होत नाही वृद्ध वानराचे म्हणणे वारंवारांना वानरा उपदेश करू लागला त्याच्या बडबडीने आधीच चिरून गेलेला एक वानर जास्त संतापला आणि त्याने त्या पक्षाला पकडून त्याचे पंख तोडून त्याला ठार केले म्हणून म्हणतो मन मूर्खाला उपदेश करणे म्हणजे सर्वाला दूध पाजण्याचा प्रकार आहे अयोध्य उपदेश केल्यामुळे जरा रागा मु एक घरवाला अपने घर ही बसला। थे कसे दमनकाने विचार करटक मनाला